पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील मनीष सोबत काव्या ऑफिसमधे पोहोचली पण तिचं मन मात्र अतिशय खिन्न होतं तिला ऑफिसमधे पाऊल टाकावं असं वाटतच नव्हतं मनीष म्हणाला काव्या तुझ्या आजच्या भावना मी समजू शकतो ऑफिसमधे येण्याआधी सीधरशी लगबग तुला आठवली असणार त्याचं तुला ऑफिसपर्यंत सोडवणं नित्याचंच होतं काव्या म्हणाली श्रीदरला वाटायचं मी सोडायला आलो म्हणजे तेवढाच वेळ तुझ्याबरोबर घालवता येईल गप्पा मारता येतील आणि मनीष आता तो मला कायमचा कसा काय सोडून जाऊ शकतो मनीष धीर देत म्हणाला काव्या तुला आता या आठवणींसोबत जगायला शिकलं पाहिजे कामात गुंतवून ठेवणं आवश्यक का आहे काव्या ऑफिसमध्ये टेबलवर येऊन बसली तिचं डोकं सुन्नच होतं मिस्टर शहाने तिला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं ते म्हणाले हे बघ काव्या तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकतो पण आता तू धैर्य दाखवायला हवं हळूहळू कामातील लक्ष वाढव तुझ्यासाठी हे खूपच कठीण असणार आहे पण स्वतःसाठी तुला हे करावंच लागेल काव्या म्हणाली मी कसं काम करू शकेन श्रीधर हा कायम माझ्यासोबत असायचा मनाने मिस्टर शाह म्हणाले अगं तो अजूनही कायम तुझ्या आठवणीत राहणारच आहे पण कामात तू मन रमवशील तर तुला हलकं वाटेल नाहीतर तू रात्र विचार करत तब्येत खराब करून काव्या म्हणाली मी प्रयत्न करेन आणि ती टेबलवर येऊन बसली तिची प्रोजेक्ट फाईल काढली आणि कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागली तिला सावरायला वेळ हा लागणारच होता पण जाणीवपूर्वक प्रयत्नही करना आवश्यक होतं आणि तिला सर्वांची तशी साथही लाभत होती मनीषने तिला दुपारी फोन केला व डबा खाल्लास का विचारले काव्यालाही ऐकून डोळ्यात पाणी तळाळलं श्रीधर तिला अनेक वेळा डबा भरून तिच्या पर्समध्ये टाकत असले ती मनीषला म्हणाली मी खाते दोन घास मनीष म्हणाला काव्या डबा संपवायचा आणि पाच वाजता कॉफी शॉपला जाऊया काव्या म्हणाली नाही आज नको पुन्हा कधीतरी काव्या पाच वाजता घरी गेली तिने दार उघडले व तिला अतिशय भकास वाटू लागली श्रीधर चार दिवस बाहेर गेला तरी आपल्याला दिवस जाता जात नसे आणि आता श्रीधर कधीच येणार नाही या कल्पनेने तर ती मटकन कॉर्टवर जाऊन बसली मनीष सारंगी आणि अनुष्काची सोबत होती तोपर्यंत तिला एक आधार वाटत होता पण आता असं एकटीनं आयुष्य कसं काय काढायचं असा यक्ष प्रश्न तिच्या डोळ्यापुढे उभारायला विचार करून डोकं चक्राऊन जात होतं तेवढ्याच सारंगीचा फोन खर काव्या मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ काव्या म्हणाली नाही नको मी करेन काहीतरी इतके दिवस काय कमी केले का माझ्यासाठी सारंगी म्हणाली काव्या आपलं ठरलंय ना असं काहीही बोलायचं नाही अगदी हक्कानं सांग काही हवं असेल तर ब र काव्या म्हणाली सारंगी मी जेव्हा घरी यायचे तेव्हा श्रीधर मला नेहमी कॉफी करून घेऊन यायचा सारंगी म्हणाली हो ग काव्या त्याची आठवण क्षणाक्षणाला येईल असेच क्षंत तुला देऊन गेलाय पण त्याने असं जायला नको होतं पण काव्या तू अशी त्याला नाही आवडणार म्हणून तरी तुला धिराणच घ्यायला हवं काव्या म्हणाली अग या घरातील प्रत्येक कणात तो सामावलाय त्याच्याशिवाय हे घर असूच शकत नाही सारंगी म्हणाली हो काव्या पण तुला आता हिंमत दाखवून एकटीला सामना करायचा आहे आठवणी तर सोबत आहेतच पण स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे काव्याला सारंगीशी बोलून जरा मन हलकं झालं होतं ती फ्रेश झाली कॉफी घेतली आणि कॉटवर जरा आडवी झाली स्वतःला सावरायचं सा पण कसं या विचारात ती घडवून गेली काव्या सकाळी उठली पण सीजाची हाक आता कानावर पडणार नाही या विचाराने बेचैन झाली सकाई सकाई श्रीधर तिला कॉफीचा कप घेऊन उठवायचा तेव्हा ती अतिशय रोमांचित होत असे असं सुख मिळायला नशीब लागतं असं तिला वाटायचं पण असं सुख काळ आपल्यापासून हिरावून घेईल याची कल्पना तिने स्वप्नात देखील केली नव्हती हो एवढ्या थोड्या काळासाठी जर हे सुख द्यायचं होतं तर ते माझ्याच नशीब का या विचाराने तिला हुनका फुटला क्षणभराने तिने स्वतःला सावरले श्रीझरला नेहमी मला आनंदी राहावं असं वाटायचं तेव्हा त्याच्यासाठी मला हिंमत धरली पाहिजे तो माझ्यापासून दूर निघून गेला तरी माझ्या मनात तो कायम आहे, तिने कॉफी घेतली डबा तयार केला आवरायला आरशासमोर उभी राहिली तर स्वतःचाच असा भेसूळ चेहरा पाहायला तिला नकोसं झालं श्रीधरची आठवण तिला क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्ट करून देत होती ऑफिसला पोहोचली तिने प्रोजेक्टची फाईल काढली कामात गुंतवून घेतलं पाहिजे हे जरी खरं असलं तरी काव्याला प्रोजेक्टबद्दल काहीही सूचनेचं झालं डोकं बधीर झाल्यासारखं झालं रो हाऊसेसचा प्रोजेक्टही तिने हटके करायचा ठरवला होता पण वेळ जसा जाईल तसं तिचं दुःख हलकं होणार होतं काहे हे एकमेव यावरचं सध्या तरी उत्तर होतं मनीष तिच्या टेबलवर येऊन बसला आणि तिला जरा हायसं वाटलं मनीष म्हणाला काव्या कसा गेला कालचा दिवस फार विचार करू नकोस काव्या म्हणाली मनीष बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे मनीष म्हणाला खरंय काव्या तुझं पण प्रयत्न करायला हवेत ना काव्या म्हणाली तेच करत होते मनीष प्रोजेक्ट काढून बसले पण काहीही सुचत नाहीये मनीष म्हणाला काव्या हळूहळू जमेल पण काम जर बाजूला ठेवून दिलस, तर तू आणखी विचार करशील आणि आणखी त्रास वाढेल काव्या म्हणाली तुझं बरोबर आहे कामात एकदा मन रमायला लागलं म्हणजे बरं होईल मनीष म्हणाला आज कॉफी शॉपला जाऊ या काव्या म्हणाली नको माझी इच्छा होत नाहीये मनीष म्हणाला हे बघ काव्या बाहेर पडलीस फिरलीस तर तेवढंच मन हलकं मदत होईल काव्या म्हणाली दोन तीन दिवसांनी नक्की जाऊ मनीष म्हणाला नाही उद्या नक्की पाच वाजता ये आपण भेटूया आणि काहीही लागलं तर फोन कर काव्या म्हणाली तुम्ही सर्वांनी एवढा आधार दिला म्हणून तर मी ऑफिसला येऊ शकले मनीष निघून गेला काव्या प्रोजेक्टवर काम करण्याचा प्रयत्न करू लागली आपण खरंच पहिल्यासारखं का काम करू शकू का असा विचार तिच्या मनात येऊन गेला श्रीधर सोबत आपण कामाचं फारसं बोलत नसू पण त्याच्या असण्याने आपल्याला केवढा आधार होता तो माझ्या पाठीशी होता म्हणून तर मी निश्चिंतपणे काम करू शकायची याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली पाच वाजायची ती वाट पाहत होती घरी गेली आणि कॉर्टवर आडवी झाली श्रीझर लगेच कॉफी घेऊन यायचा त्याच्याशी बोलण्यात तिचा वेळ कसा जायचा हे तिला कळायचंही नाही पण आता श्रीझर कधीच सोबत नसणार याचा विचार करून ती सुन्न झाली आपलं पुढचं आयुष्य एकटीला काढायचं याचा विचार सुद्धा तिला नको वाटायचा आता हा विचार नकोच असं म्हणून तिने कॉफी केली जेवणासाठी खिचडी केली दोन घास कसेबसे खाल्ले आणि पुन्हा विचारात गडून गेली कितीही प्रयत्न केला तरी काव्याला तिच्या जीवनात अंध कराशिवाय काहीच दिसत नव्हतं विचार करता करता तिला झोप लागली सकाळी उठली तेव्हा जरा तिला बरं वाटलं आता आवरायला हवं म्हणून उठली डबा तयार केला पर्समध्ये टाकला ऑफिसला पोहोचली प्रोजेक्टची फाइल घेऊन मिस्टर शाहांनी तिला बोलावून घेतले मिस्टर शाह म्हणाले काव्या मी तुझी स्थिती समजू शकतो पण हळूहळू तू कामाला सुरुवात कर काव्या म्हणाली काल मी तोच प्रयत्न करत होते पण श्रीधर शिवाय या आयुष्याला तरी काय अर्थ आहे मिस्टर शाह म्हणाले काव्या तुझ्या वाट्याला त्याचं तेवढंच आयुष्य होतं नियतीपुढे आपलं काही चालत नाही पण तुझं आयुष्य तू आता उभं करायला हवंस अगदी नव्याने मग मिस्टर शाहांनी प्रोजेक्टबद्दल काव्याला काही प्रश्न विचारून बोलतं केलं काव्या तुझ्या ज्या आयडिया तू ठरवल्या होत्या त्या अगदी झक्काच आहे त्याचा डिझाईन तू आज तयार कर तुला नक्की जमेल काव्या म्हणाली मी नक्की प्रयत्न करते असं म्हणून ती टेबलवर येऊन बसले काव्या नेहमीप्रमाणे घरी गेली अगदी यांत्रिकपणे जणू ती सर्व गोष्टी करत होती मनाशी निश्चय करूनही तिला कशातच रस वाटत नव्हता एक एकएक क्षणा श्रीधरची आठवण होऊन तिला गलबलवून येई लग्नानंतर दोन तीन वर्षाचा काळ फक्त लोटला होता पण श्रीधरच्या सहवासाने आणि भरभरवून दिलेल्या प्रेमाने काव्याचं आयुष्य अगदी फुलून गेलं होतं इतक्या कमी वेळात त्यानं इतकं भरभरून दिलं होतं की श्रीधरचं काव्याच्या आयुष्यातनं असं अचानक निघून जाणं आणि पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहणं काव्यासाठी आव्हानात्मक झालं होतं एरवी काव्या मनिषला व सारंगीला जेव्हा भेट तेव्हा त्यांचा ती कायमच आधार म्हणत आली होती पण आज तीच इतकी कोळमडून पडली होती की सावरायला मन धजावत नव्हतं श्रीधरच्या आठवणीत तासंतास नुसतं बसून राहावं असं काव्याला वाटायचं विचार करता करता रात्र झाली काहीतरी खायला हवं म्हणून ती किचन मध्ये गेली स्वयंपाक केला दोन घास पोटात घातले आणि श्रीधरचं वाक्य तिच्या कानात घुमू लागलं श्रीधर म्हणायचा आपल्या दोघांचं आयुष्य कायम आपण एकमेकांच्या सहवासात फुलवत राहू आणि म्हणून तो कामाचं सोडून तिच्याशी तासनता बोलत असायचा तिच्या आवडीची खास डिश तयार करायचा बाहेरून काहीतरी काव्याला आवडणारं खास खाण्यासाठी घेऊन यायचा प्रत्येक गोष्ट कशी तो समरसून काव्यासाठी करायचा की काव्या अगदी भारावून जायची काव्याला एकदम बीचवरची प्रकर्षाने आठवण झाली तिथे गेल्यावर दोघंही रोमांचित होऊन जात आणि भरभरून बोलत काव्याला एक क्षण असं वाटलं की बीचवर जावं आणि श्रीधरला एक जोराची हाक द्यावी तो नक्की माझ्यासाठी धावतील क्षणात ती भाणावर आली व विचार केला आता झोपायला हवं उद्या ऑफिसला गेलं पाहिजे काव्या ऑफिसात प्रोजेक्टच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागली रो हाऊसमधे आणखी काय नवे आयडिया टाकता येतील त्याचा विचार करू लागली ज्या आयडियाचा विचार केलेला होता त्या तिने डिझाईनमध्ये टाकल्या कामात गुंतवल्यानं तिचं मन आता थोडं शांत झालं होतं पाच वाजता कॉफीशॉपमध्ये गेली मनीषही आला कशी आहेस काव्या मनीषने विचारलं काव्या म्हणाली कालच्यापेक्षा बरी आहे मनीष म्हणाला काव्या कामात लक्ष घातलंच ना तर तू लवकरात लवकर यातून बाहेर पडशील तुझं प्रोजेक्टचं काम कसं चाललंय काव्या म्हणाली आज मला बऱ्याच गोष्टी करता आल्या हळूहळू जमेल मनीष माझाही तोच प्रयत्न आहे घरी गेलं की डोकं नुसतं सुन्न होऊन जातं मनीष म्हणाला काव्या म्हणूनच तर कामात लक्ष गुंतव आणि घरी गेल्यावर माझ्याशी किंवा अनुष्काशी केव्हाही बोलाव वाटलं तर फोन करत जा काव्या म्हणाली तुम्ही तिघं माझ्यासाठी एवढं करत आहात तेच माझ्यासाठी खूप आहे मनीष म्हणाला काव्या आपलं ठरलंय ना असं कधीही मनात आणायचं नाहीस कॉफी मागव काव्या म्हणाली नाही तू सांग मनीष म्हणाला नाही नेहमीप्रमाणे तूच सांगायचीस काव्या भूतकाळ विसरायचा आणि पुन्हा पहिल्यासारखी काव्या आम्हाला हवी आहे काव्या म्हणाली हे कसं शक्य आहे मनीस माझा एक हातच न्यायचं झाला आहे आणि तू म्हणतोस पहिल्यासारखी हवीस मनीष म्हणाला काव्या कठीण आहे पण तुझ्यासाठी अशक्य नाहीच तुला खंबीर व्हायचंय आणि स्वतःसाठी जगायचे काव्या म्हणाली मनीष श्रीधर गेल्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टीचं मोल मला आज कळतय किती सहजतेने तो माझ्यासाठी करायचा मनीष म्हणाला काव्या मग आज तुझं असं जगणं त्याला कसं आवडेल सांग ना काव्या म्हणाली मनीष खरंय तुझं मला उभं राहायलाच हवं तिने दोन कॉफी मागवली किती वेळ दोघं बोलत राहिली मनीष तिला विचारांपासून दूर नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता तिला धीर देत होता काव्या म्हणाली चल निघायला हवं तुझ्याशी बोलून बरं वाटलं काव्या घरी आली आज पहिल्यापेक्षा तिला उभारी वाटत होती मनीषचा आधार आज तिला मोलाची साथ देत होता सारंगी फोन करून धीर देत होती काव्याही मनाला समजावत धीराने तोंड द्यायला लागली होती परिस्थिती माणसाला शिकवत याचा प्रत्यय तिला आता येत होता श्रीधर चार दिवस बाहेरग्यावी गेल्यावर, काव्याचा जीव कासावीच व्हायचा पण आता आयुष्यच एकटीनं काढायचंय यासाठी तिला मन कठोर करावं लागणार होतं श्रीधरला जाऊन पंधरावीस दिवस झाल होत काव्या ऑफिसच्या कामात थोडीफार रुळत चालली होती पण मधूनच तिला श्रीधरची प्रकर्षाने आठवण होईल रविवारी तिने बीचवर ठरवलं ते केवळ श्रीधरच्या ओडीनं मला त्या बीचवर श्रीधरचे ते क्षण पुन्हा जगता येतील असे तिला वाटले रविवारी तिने घरातील सर्व कामे उरकली बीचवर जायला निघाले श्रीधर बरोबर बीचवर जाताना आपण प्रत्येक वेळी किती रोमांचित व्हायचो श्रीधरची आणि माझ्या खास आवडीची जागा अनेक अनमोल क्षण तिथे घालवले आहेत तेव्हा आज काव्याला बीचवर जाताना एकटेपणा जाणवत होता पण बीचवर जाण्याची ओढही लागली होती बीचवर गेल्यावर आज फेसाळणाऱ्या लाटा पाहताना तिच्या भावना मनात दाटून आल्या तिला वाटलं त्यांचं आज स्वरुप काही अनपेक्षितच दिसतं प्रत्येक वेळी मी श्रीधरला प्रश्न विचारायचे तेव्हा त्याच्या उत्तरात समुद्रावरील किनारा किती सुखद वाटायचा तिला असंही वाटायला लागलं की सारे काही जणू आपल्या मनाचे खेळच असतात श्रीधरचं असणं माझ्या आयुष्यात किती रंग होतं सारं काही मोहक वाटत होतं पण आज सारं काही थिजल्यासारखं वाटतंय हुडीतून जाताना त्याला आपण म्हणालो होतो तुझी साथ अशीच कायम राहिली तर अथांग समुद्रातून जाताना मला काहीच वाटणार नाही प्रत्येक क्षण तिला आठवायला लागला आपलं आयुष्य अशाच होणारी छडांसारखं विविध रंगांनी फुलावं असं वाटत होतं पण श्रीधर असा अचानक निघून जाईल आणि या समुद्रकिनारी आपण एकटं येऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं इतले प्रत्येक क्षण आपण किती भरभरून जगलो निसर्गाच्या साक्षीनं आनाबाका घेतल्या पण आज ही शांतता देखील नकोशी वाटते श्रीधरशी ती किती वेळ स्वगत बोलत होती असंख्य भावनांना वाट करून देत होती या निसर्गाशी संवाद साधून तिचं दुःख थोडं तरी हलकं होईल असं तिला वाटलं होतं फेसाळणाऱ्या प्रमाणे, एका लाटेसरशी तिचं आयुष्य बदललं होतं पण शांत किनाऱ्याप्रमाणे त्याला आता सामोरं जायचं होतं तेवढ्या तिकडून बुड्डी का बालवाला आला पण ते घेऊन खाण्याची तिला इच्छा झाली नाही सीधर बरोबर बुड्डी बाल खातानाचा फोटो तिला एकदम आठवला आणि क्षणभर चेहऱ्यावर हसवू मटले फोटो आर्ट गॅलरी पाहिल्यानंतर दोघं किती खुश होती काव्यातर अतिशय हरकून गेली होती आणि समुद्र किनारी घोडागाडीतून मारलेला फेरफटका तिला आठवला श्रीधरने असे भरभरून क्षण असे निघून जाण्यासाठी दिले का असा विचार करून डोळ्यात पाणी उभं राहिलं पण तिने डोळे पुसले व मला येथील घरवले क्षण कायम माझ्या मनात कोरलेले राहतील याची साक्षा किनारा देत राहील श्रीधर नसला तरी त्याच्या आठवणी जपण्यासाठी मी इथे येतच राहणार असा विचार तिने केला पाच वाजले तेव्हा ती बाणावर आली आता घरी जायला हवं असं म्हणून तिने अंगावर लागलेली वाळू झटकली आणि सूर्यास्त न पाहताच ती घरी परतली घरी आल्यावर तिने कॉफी घेतली तिला जरा मन हलकं झाल्यासारखं वाटलं तिने खिचडी केली एकटीला करून खाणेही जीवावर येई पण आता इलाजच नव्हता जेवण करून कॉटवर आडवी झाली सीझर शिवाय वेळ घालवणं तिला कठीणच वाटत होतं दुःख वेळ जाईल तसं सावरेल पण उभं आयुष्य एकटीनं कसं काढावं असा प्रश्न तिला वारंवार सतावत होता